श्रीमद भगवत गीता शंकर भाष्य अध्याय सातवा या मागिल अध्यायातील शेवटच्या श्लोकामध्ये पुढील अध्यायाच्या माझे असे तत्व आहे याप्रमाणे माझ्यामध्ये ज्याचे अंतःकरण पूर्णपणे स्थिरावले आहे असा हो इत्यादी गोष्टींचे वर्णन करण्याची इच्छा असलेले भगवान म्हणाले श्लोक पहिला हे अर्जुना ज्याचे मन माझ्या ठिकाणी एकरूप झाले आहे आणि मी प्राप्त व्हावा हेच ज्याचे ध्येय आहे अशा तुला ज्या प्रकारे संशय निर्माण होणार नाही असे संपूर्ण ज्ञान प्राप्त होईल ते कसे ते ऐक भाष्य पुढे वर्णन करण्यात येणाऱ्या विशेषणांनी युक्त अशा माझ्यामध्ये परमेश्वरामध्ये ज्याचे मन आकर्षित झाले आहे तो मय्या सक्तमना होय मी परमेश्वर सुद्धा एकमेव आश्रयस्थान आहे याला मदाश्रय म्हणतात हे पार्थ याप्रमाणे मय्यासक्तमना आणि मदाश्रय होऊन तू योगसाधना करीत असता मनाला ध्यानामध्ये स्थिर करून संशय शून्य अशा माझ्या समग्र रूपाचे ज्ञान करून घेशील जो कोणी पुरुष एखाद्या पुरुषार्थाची असतो त्याने केलेल्या अग्निहोत्रादी साधन रूप कर्म तप आणि योगी अन्य साधनांना सोडून देऊन केवळ मलाच आश्रयरूपाने स्वीकारतो आणि माझ्यामध्ये चित्त ठेवतो म्हणून उपरोक्त गुणांनी संपन्न होऊन विभूती बल ऐश्वर इत्यादी गुणांनी संपन्न असलेल्या परमेश्वराला म्हणजे मला ज्या प्रकारे संशय शून्य होऊन जाणशील की भगवान निसंदेह असाच आहे हे मी तुला सांगत आहे श्लोक दोन हे ज्ञान मी तुला विज्ञानासहित संपूर्ण जे ज्ञान प्राप्त झाल्यावर या लोकी पुन्हा आणखी काही जाणवयाचे शिल्लक राहणार नाही भाष्य मी विज्ञानासहित अर्थात माझ्या अनुभवासहित निश्चेष काही शिल्लक न ठेवता पूर्णपणे हे ज्ञान तुला कथन करतो श्रोत्यांच्या समोर अर्थात श्रोत्यांना शिल्लक राहत नाही म्हणून माझे तत्व जाणतो तो, तो सर्वज्ञ होतो असा अर्थ म्हणून हे ज्ञान अत्यंत उत्तम फल प्राप्त करून देणारे असल्याने अर्थातच प्राप्त करण्याला अवघड आहे ते दुर्लभ कसे आहे ते सांगतात श्लोक हजारो माणसातून कोणी एखादाच या ज्ञानाच्या प्राप्तीचा प्रयत्न करतो या प्रयत्नातून ज्यांना काही लाभ होतो त्यांच्यापैकी क्वचित कोणी मला तत्वत जाणतो भाष्य हजारो मनुष्यांमध्ये कोणी एखादाच अनेकातून एखादाच सिद्धीसाठी प्रयत्न करतो आणि असा येत करणाऱ्या सिद्धी प्राप्त झालेल्यांपैकी जो मोक्षासाठी प्रयत्न करतो अशा सिद्धांमध्ये सुद्धा कोणी एखादाच मला तत्वत जाणतो माझे यथार्थ ज्ञान मिळवतो याप्रमाणे शेवट्यांची उत्कंठा आणि आवड वाढवून त्यांच्या समोर सांगतात श्लोक चौथा पृथ्वी पाणी अग्नी वायू आकाश मन बुद्धी आणि अहंकार अशा भिन्न प्रकारच्या माझ्या आठ प्रकृती आहेत भाष्य भिन्न आठ प्रकृती असे म्हणताना या ठिकाणी भूमी शब्दाने पृथ्वी ही तन्मात्रा सूचित करण्यात आहे पृथ्वीच्या स्थूल स्वरूपाबद्दल सांगितले नाही त्याचप्रमाणे जल आदित्यत्वे सुद्धा तन्मात्रा रूपानेच सांगण्यात आले आहेत या सर्व म्हणजे पृथ्वी जल अग्निवायू आणि आकाश हे मनाचे सूक्ष्म रूप म्हणजे आहेत या मनापासून अहंकार निर्माण होतो कारण महत्त्व आहे तर अहंकाराचे कारण अविद्या आहे अविद्येसहित अव्यक्त म्हणजेच या प्रकृती होत अन्नात विष मिसळले म्हणजे ते, ते अन्न होते अशा अन्नाला सुद्धा विषच म्हटले जाते त्याप्रमाणे अहंकार आणि वासना यांचा समावेश असलेली अव्यक्त मूल तिला सुद्धा अहंकार म्हणूनच संबोधले जाते कारण अहंकार सर्व प्रवृत्तींना कारणीभूत होतो संसारामध्ये अहंकारच सर्व प्रवृत्तीचे बीज आहे असे मानले गेले आहे अशा प्रकारे उपरिर्दिष्ट प्रकृती म्हणजे मी जो ईश्वर त्याची माया असून या मायेचे आठ भागात रूपांतर झाले आहे श्लोक पाचवा ही अपरा म्हणजे गौण प्रकृती होय तिच्याशिवाय हे अर्जुना दुसरी जी प्रकृती आहे तिला परा असे म्हणतात त्याच्यामुळे या जगाचे धारण होते अशी ही जीवरूप श्रेष्ठ किंवा चेतन आहे असे समज भाष्य आता सांगितलेली माझी अपरा प्रकृती आहे पराप्रकृतींना अपरा प्रकृती कमी दर्जाची अशुद्ध आणि अनर्थ निर्माण करणारी आहे कारण ती अनिष्ट एवढ्यासाठी कि ती संसार बंधने निर्माण करते हे महाबाहू अर्जुना या प्रकृतीमध्ये जीवरूपा अशी दुसरी एक प्रकृत प्रकृती आहे प्राणधारण करण्यास कारण असणारी अशी ही प्रकृती आहे तिला क्षेत्ररूपा किंवा क्षेत्र लक्षणा प्रकृती असे म्हणतात अंतरात प्रवृत्त झालेल्या त्या प्रकृतीच्या आधारे हे संपूर्ण जगत धारण केले जाते त्या प्रकृतीला मी माझी पराप्रकृती आहे असे समज ही माझी प्रकृती आत्मरूपा आणि शुद्ध प्रकृती आहे हे जाणून घे श्लोकसहावा या दोन प्रकारच्या प्रकृतींपासून सर्व भूते निर्माण होतात त्याचप्रमाणे या सर्व जगाचा उत्पत्ती आणि संहार देखील मीच आहे असे लक्षात घे भाष्य क्षेत्र आणि क्षेत्र लक्षणायुक्त प्रकृती म्हणजे परा आणि अपरा प्रकृती होत कारण ही प्रकृती म्हणजे सर्व प्राणीमात्रांचे उत्पत्ती स्थान आहे हे सर्व प्राणी मात्र प्रकृती रूप कारणाने निर्माण झालेले आहेत असे लक्षात घे माझ्या या दोन्ही प्रकृती सर्व भूतमात्रांची योनी म्हणजे उत्पत्ती स्थान आहे म्हणून संपूर्ण विश्वाचा उद्भव आणि विषा विनाशमीच आहे अर्थात दोन्ही प्रकृतीं सर्वज्ञ सर्व सत्ता देश असणारा संपूर्ण जगताचे कारण आहे हे कसे हे धनंजय माझ्यावर अगर श्रेष्ठ असे दुसरे काहीही नाही दोऱ्यात ओरलेल्या मण्याप्रमाणे हे सर्व जग माझ्या ठिकाणी आहे भाष्य मी परमेश्वर शिवाय जगाच्या उत्पत्तीचे कारण अन्य कोणतेही नाही मी एकमेव या जगाचे कारण आहे हे धनंजय हे असे आहे म्हणून हे संपूर्ण जगत आणि या जगातील सर्व भूत मात्र मेजो परमेश्वर या परमेश्वरामध्ये अनुस्यूत आहेत वस्त्रामध्ये ज्या प्राणी असतात त्याप्रमाणे किंवा एखाद्या दोऱ्यामध्ये मणी ओन माळ करावी त्याप्रमाणे हे सर्व प्राणी मात्र माझ्यामुळे बांधले गेले आहेत हे समस्त जग कोणत्या कोणत्या विशिष्ट धर्मांनी युक्त असून ते तुझ्यामध्ये प्रतिष्ठित आहेत त्याबद्दल स्पष्टीकरण श्लोक आठवा हे कोणती पत्र पाण्यामधील रसमी आहे चंद्र आणि सूर्य मधील प्रभा मी आहे सर्व वेदान वेदांमधील ओंकार प्रणव मी आहे आकाशातील शब्द मी आहे आणि पुरुषातील पौरुष मी आहे भाष्य जलाचे रूप आहे त्याला जलाचा रस आणि असे म्हणतात तो जलरस माझ्यामध्ये परमात्म्यामध्ये भरून राहिलेला आहे हेच तत्व सर्वांच्या बाबतीत आहे पाण्यातील रस म्हणजे मी त्याप्रमाणे चंद्र सूर्याची जी प्रभा आहे ती मी आहे वेदातील ओंकार म्हणजे मी याचाच अर्थ असा प्रणव मी असल्याने सर्व वेद म्हणजे मीच आहे त्याप्रमाणे आकाशाचे सार म्हणजे शब्द तो माझ्यामध्ये भरून गेलेला आहे पुरुषांमध्ये जे पौरुष आहे ते पौरुषरूप माझ्यामध्ये मिळून गेलेले आहे श्लोक नववा पृथ्वीमधील गंधमी आहे अग्निमधील तेजमी आहे सर्व भूतमात्रांमधील चैतन्यमी आहे आणि तपस्वी लोकांमधील तपमी आहे पृथ्वी भाष्य पृथ्वीमध्ये असणारा पवित्र सुगंध मी आहे त्यामुळे पृथ्वी गंधरूपाने माझ्यामध्ये आहे जल वगैरे मध्ये रसादिकांच्या स्वरूप सांगताना पृथ्वीमधील स्वाभाविक स्पष्ट करण्यात आली आहे रस किंवा गंध यामध्ये जी अपवित्रता निर्माण होते, होते ती मनुष्यमात्रांच्या अज्ञान आणि अधर्म वगैरेच्या अपेक्षेमुळे म्हणजेच भूतमात्रांच्या संसर्गामुळे प्राप्त होते ती स्वाभाविक नाही अग्निमध्ये जो प्रकाश आहे तो आहे सर्व प्राणीमात्रांमध्ये जीवन ज्या कारणाने प्राणीमात्र जीवंत राहतात ते जीवनमी आहे तपस्वी लोकांमध्ये तपमी आहे म्हणजेच ते तप तपस्व्याच्या रूपामध्ये माझ्यामध्ये असते श्लोकदा हवा हे भरतर्षभा या सनातन भूतमात्रांचे बी जमी आहे बुद्धिमत्तातील बुद्धी, बुद्धी आणि तेजस्वी पदार्थातील पदार्थातील ते जमी आहे असे समज भाष्य हे अर्जुना सर्वांच्या उत्पत्तीला कारणीभूत असणारे आदिबीज मूल कारण मीच आहे हे लक्षात घे त्याचप्रमाणे मध्ये असलेली बुद्धी विवेकशक्ती आणि प्रभावशाली पुरुषांमधील तेज प्रभाव मी आहे श्लोक अकरावा आसक्ती आणि वासना यांच्याशिवाय असलेले बलवानातील बल मी आहे सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी धर्माला आवश्यक असणारा काम इच्छा मी आहे बलवंतांमध्ये कामना आणि आसक्ती रहित असलेले सामर्थ्य बल मी आहे याचा अभिप्राय असा आहे की प्राप्त न झालेल्या विषयांबद्दल झालेल्या राग असे म्हणतात त्याप्रमाणे काम आणि राग यांच्या व्यतिरिक्त देहाधी धारण करण्यासाठी लागणारे जे सामर्थ्य आहे ते मी आहे संसारिक जीवाचे बल कामना आणि आसक्तीचे जे कारण आहे ते मी आहे त्याचप्रमाणे हे भरतश्रेष्ठा ठिकाणी धर्माला अनुकूल किंवा शास्त्रानुकूल जी कामना आहे देह धारण करण्यासाठी खाणे पिणे वगैरे जी इच्छा आहे ती इच्छारूप अवस्था कामना मी आहे त्याचप्रमाणे श्लोक बारा वा सात्विक राजसत्ताम स्वभाव अथवा पदार्थ हे सर्व माझ्यापासून उत्पन्न झालेले आहेत असे समज ते माझ्यात आहेत पण मी त्यांच्यात नाही भाष्य सत्व गुणांनी युक्त असलेले उत्पन्न होणारे भाव अगर पदार्थ ते सात्विक प्रजो गुणामुळे उत्पन्न झालेले पदार्थ राजस आणि तमो गुणांच्या योग्य निर्माण झालेले पदार्थ आणि प्राणीमात्रांच्या कर्मानुसार असले जे कोणते भाव उत्पन्न होतात ते सर्व माझ्यामुळेच उत्पन्न झाले आहेत असे समज हे सर्व जरी माझ्यामुळे उत्पन्न होतात तरी मी त्या गुणांमध्ये नसतो थोडक्यात संसारी लोकांच्या इच्छेप्रमाणे मी त्यांना अधिन नसलो तरी ते माझ्यामध्ये आहेत ते सर्व माझ्या स्वाधीन आहेत असा जो प्रत्यक्ष परमेश्वर नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाव एवम सर्व भूतांचा आत्मा या गुणांच्या पलीकडे आहे त्यामुळे जमसार वृद्धिंगत होतो त्या दोषांच्या बीजाचा नाश करणारा मी आहे हे जग जग जाणत नाही असा खेद भगवान प्रकट करतात आणि जगाचे हे अज्ञान कोणत्या या तीन गुणांनी युक्त असलेल्या पदार्थांनी रागद्वेष इत्यादी विकारांनी भरून गेलेले हे सर्व जगत यांच्या पलीकडे असणाऱ्या अविनाशी अशा मला जाणवत जाणत नाहीत भाष्य सात्विक राजसतामस अशा तीन गुणांनी विकार रूप म्हणजेच रागद्वेष मोह वगैरे पदार्थांनी हे संपूर्ण जगत प्राणी समूह मोहित होतो अर्थात त्यांना विवेक कर शून्य करण्यात आले आहे म्हणून वरील गुणांच्या पलीकडे असलेला ज्याला कोणतीच लक्षणे नाहीत अविनाश त्याचप्रमाणे जन्मादि संपूर्ण भाव राहित असलेला जो मी परमात्मा त्याला ते ओळख ओळखत नाहीत असे असताना देवसंबंधी त्रिगुणात्मिक वैष्णवी मायेपासून लोक कसे तरतात ते पुढे सांगतात श्लोकचा दबाव कारण माझीही अलौकिक का आणि तीन अशी माया तरुण अत्यंत अवघड आहे जे मला शरण येतात तेच ही माया तरुण भाष्य उपरनिर्दिष्ट व दैवी माया म्हणजेच सर्व व्यापक अशी माझी ईश्वराची स्वतःची शक्ती ती तीन गुणांनी युक्त आहे आणि दुस्तर आहे जिला पार करणे जिच्या पलीकडे जाणे अत्यंत कठीण आहे अशी ही शक्ती आहे हे अन्य सर्व धर्मांचा त्याग करून स्वतःच्या आत्मा मायापती परमेश्वर अशा मला माझ्यामध्ये येऊन स्थिरावतात ते या सर्व लोकांना मोहित करणाऱ्या मायाच्या जा पलीकडे जातात मायाच्या जा पलीकडे जातात म्हणजे संसार बंधनातून मुक्त होतात तुला जे शरण येऊन तुझ्यामध्ये स्थिरावतात ते या मायेच्या पलीकडे जातात असे असतात सर्व लोक तुझ्यामध्ये येऊन एका स्थिरावत नाहीत अशी अर्जुनाच्या मनात शंका निर्माण होऊन त्या शंकेचे स्पष्टीकरण करतात श्लोक पंधरावा मायेच्या योगाने ज्यांचे ज्ञान नाहीसे झाले आहे आणि ज्यांनी आसुरी प्रवृत्तीचा आश्रय केला आहे असे दुष्कर्म करणारे मूढ आणि नरधम लोक मला शरण येत नाहीत अश्य जो कोणी पापकर्म करतो तो मूढ नराधम मनुष्या मध्ये अधम निकृष्ट काम करणारा असतो आणि मायाच्या योगाने ते हिंवसा खोटे बोलणे वगैरे असिर वृत्तीचा आश्रय करणारे असतात असे लोक मला शरण येत नाहीत परंतु पुण्यकर्म करणारे जे श्रेष्ठ लोक आहेत ते काय करतात ते सांगतात श्लोक सोळावा हे अर्जुना पुण्यकर्म करणारे अर्थ जिज्ञासू ज्ञान मिळवण्याची इच्छा करणारे धनाची इच्छा करणारे धनार्थी आणि ज्ञानी असे चार प्रकारचे भक्त मला भजतात हे अर्जुना लोक मला चार प्रकारे भजतात अर्थ म्हणजे चोर व्याघ्र रोग वगैरे मुळे येणाऱ्या आपत्तीमुळे मला भजणारे लोक जिज्ञासू भगवंत हे तत्व काय प्रकारचे आहे हे जाणून घेण्याची इच्छा असणारे अर्थार्थी धनाची इच्छा करणारा आणि ज्ञानी म्हणजे विष्णूला तत्वत जाणणारा असे चार प्रकारचे पुण्यकर्मा करणारे पुरुष माझी भजनभक्ती करतात श्लोक सतरावा अशा चार प्रकारच्या भक्तांमध्ये ऐक्य भावाने माझ्यामध्ये स्थिर असलेला आणि अनन्य प्रेमभक्ती करणारा असा ज्ञानी भक्तचा सर्वश्रेष्ठ होय कारण ज्ञानी भक्ताला मी प्रिय आहे तर मला ज्ञानी भक्त प्रिय आहे अश या चारही प्रकारामध्ये जो ज्ञानी आहे जो तत्वज्ञ आहे तो तत्वज्ञ असल्याने नेहमी माझ्यामध्ये स्थिर असतो आणि त्याच्या दृष्टीने माझ्याशिवाय अन्य कोणत्याही वस्तूचे भजन उपासना करणे याला अंतरात जागा नसल्या कारणाने तो केवळ मी जो परमात्मा त्याच्याच केवळ भक्तीमध्ये घडून राहतो म्हणून अशा अनन्य भक्ताला प्रेमी श्रेष्ठ मानले जाते अन्य तीन प्रकारच्या भक्तांपेक्षा हा ज्ञानी भक्त उच्च कोटीतला आहे असे समजले जाते कारण मी ज्ञानी भक्ताचा आत्मा आहे म्हणून तो मला अतिव आहे व्यवहारात आत्मा ही सर्वात प्रिय वस्तू आहे असे मानले जाते म्हणून ज्ञानी भक्ताचा मी असल्यामुळे भगवान वासुदेव अत्यंत प्रिय होतो असा अभिप्राय आहे त्याप्रमाणे तो ज्ञानी भक्त माझा आत्मा असल्याने मला अत्यंत प्रिय आहे तर मग तीन भक्त भगवान वासुदेवाला प्रिय नाहीत काय असे नाही तर खरे काय ते स्पष्ट करतात श्लोक अठरावा ते भ सर्व भक्त श्रेष्ठ आहेत परंतु त्यात ज्ञानी भक्त म्हणजे आत्माच आहे असे मी मानतो कारण मी म्हणजे सर्वोत्तम गती समजून त्याने माझाच नित्य आश्रय केलेला असतो हे सर्व भक्त उदार म्हणजे श्रेष्ठ आहेत अर्थात हे तीनही प्रकारचे भक्त मला प्रिय आहेत मला वासुदेवाला ज्याला मी आपला समजतो असा कोणीही भक्त अप्रिय होत नाही परंतु ज्ञानी भक्त मला विशेष प्रिय आहे हे, हे विशेष आहे तो असा का प्रिय आहे त्याचे कारण सांगतात ज्ञानी माझे स्वरूप आहे तो माझ्यावर निराळा नाही कारण तो योगारूढ होण्याची इच्छा करणारा असल्याने ज्ञानी स्वतः मी भगवान वासुदेवाचं होय दुसरा कोणी नाही सा तो, हो तो, मला तो करतात। सावा अनेक जन्मांनंतर तत्प्ञान प्राप्त झालेला ज्ञानवान पुरुष सर्व काही वासुदेवच आहे अशा बुद्धीने मला भजतो असा महात्मा अत्यंत दुर्लभ आहे भाष्य ज्ञाना अनुभव प्राप्त होतो या प्रकारे सर्वात्मक असलेल्या मला परमेश्वराला प्रत्यक्ष प्राप्त होतो तो महात्मा आहे त्याच्या बरोबरीचा अगर त्याच्यापेक्षा अधिक उत्तम असा कोणी नाही म्हणून असे म्हटले आहे की मनुष्याणा मनुष्याणाम शहस्त्रेशू गीता सात मनुष्यामध्ये सुद्धा असा एखादा पुरुष असतो असा पुरुष दुर्लभ असतो हे सर्व जगत आत्मरूप वासुदेवच आहे असे अनुभूत न होण्याचे कारण असे की श्लोक विसव पु निराळ्या वासनांनी ज्याचे ज्ञान आकर्षित करून घेतले आहे असे लोक स्वतःच्या प्रकृतीच्या आधी रो अधीन होऊन भिन्न भिन्न उपासना पद्धतीने अन्य देवतांना भजतात भाष्य पुत्र पशु स्वर्ग वगैरे भोगांची आगती व्हावी अशी इच्छा असल्याने ज्याचे विवेक विज्ञान युक्त ज्ञान नष्ट झालेले आहे असे लोक आपल्या प्रकृती धर्माप्रमाणे आणि अन्न देवतांना आत्मस्वरूप मी वासुदेव त्यांच्यापेक्षा ज्या विविध देवता आहेत त्यांच्या आराधनासाठी जे काही नियम अगर परंपरा प्रसिद्ध आहेत त्यांचा अवलंब करून त्याच इतर देवतांना भजतात त्यांना स्वाधीन होतात अशी इच्छा करणाऱ्या पुरुषांपैकी श्लोक एकविसावा जो जो भक्त ज्या ज्या जेव श्रद्धेने आराधना करण्याची इच्छा करतो त्याची श्रद्धा त्या त्या देवताच्या ठिकाणी मी स्थिर करतो अशी इच्छा करणारा जो जो मनुष्य ज्या ज्या जेव स्वरूपामध्ये श्रद्धा ठेवून भक्तियुक्त अंतकरणाने त्या त्या देवतेचे पूजन अर्चना करण्याची इच्छा करतो त्याची त्या देवतेबद्दल असलेली श्रद्धा मी यातील तात्पर्य असे की जो मनुष्य प्रथम स्वभावाप्रमाणे प्रवृत्त होऊन ज्या श्रद्धेच्या आधाराने पूजन अर्चना करण्याची इच्छा करतो ज्या मनुष्याची मी श्रद्धा तेथेच दृढ करतो स्वाभाविकपणे जो ज्या देवतेच्या रूपाची उपासना करतो श्लोभा विसावा मग त्या श्रद्धेच्या योगाने तो त्या देवतांची आराधना करतो आणि नंतर त्या देवतेकडून मीच निर्माण केलेल्या इच्छांप्रमाणे त्याला फळे मिळतात माझ्याकडून त्याची जी श्रद्धा दृढ करण्यात आली त्या श्रद्धेच्या योगाने तो त्या देवतेची सेवा करण्यास तत्पर होतो त्या देवतेच्या आराधनेमुळे कर्म आणि त्याचे फळ यांची माहिती असलेला माझ्यामार्फत त्याने केलेल्या कर्मा प्रमाणे निश्चित इष्टभोगांची प्राप्ती करता होतो हे सर्व भोग परमेश्वराकडून निश्चित करण्यात आलेले आहेत म्हणून ते त्याला निश्चितपणे प्राप्त होतात असं याचा अभिप्राय आहे या ठिकाणी हितान असा पदच्छेद केला तर ते औपचारिक आहे असे समजावे वास्तविक भोग कोणालाही हित करत नाहीत कारण कामी पुरुष आणि अविवेकी पुरुष नष्टप्राय होणाऱ्या साधनांचा विनियोग करणारे असतात म्हणून श्लोक तेविसावा अशा अल्पमती लोकांना मिळणारे फळ नाशवंत असते देवतांचे भक्त त्या देवतांकडे जातात आणि माझे भक्त मलाच येऊन मिळतात भाष्य असे अल्पबुद्धी जे साधक असतात त्यांचे असे फल देखील नाशवंत असते देवया जी देवांचे पूजन करणारा असतो तर देवाप्रात जातो देवाला प्राप्त करून घेतो जर माझे जे भक्त आहेत ते मला प्राप्त होतात दुःखाची गोष्ट अशी आहे की अनेक प्रकारचे परिश्रम घेऊन सुद्धा लोक असल्या प्राप्तीसाठी मला शरण येत नाहीत या प्रकारे भगवान या लोकांच्या बद्दल असलेली कि प्रकट करतात असे लोक मला परमेश्वरा परमेश्वराला का शरण येत नाहीत ते सांगतात लोकचो विसावा अविवेकी लोक माझे परमेश्वर उत्कृष्ट आणि अव्यय स्वरूप न जाणता मला मनुष्य प्रमाणे मी ए, एक एक व्यक्तीच आहे असे मानतात भाष्य मी अविनाश अविनाशी निरतिशय परमभाव अर्थात परमात्मा स्वरूप असलेल्या मला न जाणणाऱ्या ज्ञानरहित आणि विवेक शून्य मनुष्य मी स्वतः नित्य प्रसिद्ध सर्वांवर सत्ता असणार असूनही मला जाणत नाही ते असे समजतात की भगवान प्रथम व्यक्त नव्हता तो आता प्रकट झाला अभिप्राय असा आहे की माझा स्वाभाविक प्रभाव ज्ञात न झाल्यामुळे हे लोक मला असे मानतात यांचं हे अज्ञान कोणत्या कारणाने निर्माण होते यासे उत्तर पुढील शोक्यात आहे श्लोक पंचवीसावा मी योग मायेने आच्छादित असल्याने सर्वांना प्रगतपणे दिसत नाही मी जन्मरहित आणि अविनाशी आहे हे मूळ लोक जाणीत नाहीत अश्य जिन मिश्रणाला योग म्हणतात तीच माया होय या मायाने झाकून टाकल्यामुळे मी सर्व प्राणी मात्रांना कळेल असा व्यक्त होऊ शकत नाही तात्पर्य असे आहे की मी काही भक्तांसाठीच प्रकट होतो त्यामुळे हे मूळ जगत प्राणी मात्र जन्मरहित अविनाशी अशा मला परमात्म्याला जाणीत नाहीत योगमायामुळे झाकला गेल्यामुळे संसारी लोक मला जाणीत नाहीत पण ती योगमाया माझीच आहे म्हणून मी मायापती आहे असा मायापती मी जो ईश्वर त्याला जाणण्यासाठी मायावर झाकण घालू शकत नाही म्हणून आणि भविष्य काळातील सर्व भूत मी जाणतो पण मला कोणी जाणीत नाही अश्य हे अर्जुना पूर्वी जे होऊन गेले आहेत सध्या जे आहेत आणि पुढे होणारे जे प्राणी मात्र आहेत त्या सर्वांचे ज्ञान मला आहे मला शरण आलेल्या बघता खेरीज मला मात्र अन्य कोणीही जाणत नाही त्याप्रमाणे माझ्या तत्वाला न जाण्या कारणाने मलाही ते जाणत नाहीत भगवत तत्वज्ञात करून घेण्यामध्ये अशी कोणती अडचण आहे की जिच्या मोहिणीमुळे सर्व उत्पन्न होणारे प्राणी आपल्या स्वतःच जाणू शकत नाहीत हे जाणण्याची इच्छा झाल्यावर काय घडते ते सांगतात श्लोक सत्तावीस भरतवंशात उत्पन्न झालेल्या प्रंतप अर्जुना इच्छा आणि द्वेष यांच्यापासून निर्माण होणाऱ्या सुखदुःखादी द्वंद्दाच्या मोहाने सर्व भूत मात्र या सृष्टीत भ्रम पावतात भाष्य इच्छा आणि द्वेष या दोघांमुळे जो उत्पन्न होतो त्याला इच्छा द्वेष समर्थ असे म्हणतात आकोण आहे अशी जिज्ञासा उत्पन्न झाल्यावर काय होते त्याचे विवेचन पुढे आहे द्वंद्वाच्या निमित्ताने निर्माण होणारा जो आहे त्या द्वंद्व मोहाने सर्व मोहित होतात थंड आणि उष्व उष्ण हे परस्पर विरोधी आहेत याप्रमाणे त्यांचा स्वभाव आहे आणि सुख दुःख आणि त्यांच्या उत्पत्तीचे कारण यामध्ये जे वावरतात ते इच्छा व द्वेष सुद्धा योग्य वेळी सर्व प्राणीमात्रांशी संबंधित होऊन द्वंद्व या नावाने भावाने ओळखले जातात म्हणून ही इच्छा आणि हा द्वेष जेव्हा याप्रमाणे सुख दुःखाचे कारण समजताच प्रकट होतात तेव्हा हे सर्व प्राणीमात्रांच्या बुद्धीला आपणाकडे ओढून घेतात आणि परमार्थ विषयक जे ज्ञान त्याच्या उत्पत्तीला प्रतिबंध करणाऱ्या मोहाला जन्म देतात ज्याच्या चित्त इच्छा आणि द्वेष यांच्या द्वंद्वत सापडते त्याला बाहेरील विषयाचे पूर्णपणे ज्ञान होत नाही पुन्हा या दोघांच्या मुळे बुद्धी परिविष्ट आहे अशा मूळ लोकांना अनेक बंधनांनी युक्त असलेले आत्मविषयक ज्ञान प्राप्त होत नाही म्हणून हे भरतवंशामध्ये उत्पन्न झालेल्या अर्जुना इच्छा आणि द्वेष अशा द्वंद्वातून निर्माण होणारा मोह सर्व प्राणीमात्रांना मोहात पडतो अन्यांना शत्रूला ताप देणाऱ्या पर्यंत असे लोक जन्मत मूढभावात गडून उडून जातात थोडक्यात उत्पत्तीशील सर्व प्राणी मात्र मोहला कवटाळूनच उत्पन्न होतात असे असल्याने मोहाने मोहान ज्ञान परिमित झालेले आहे असे सर्व प्राणी आपल्या आत्मरूपाला मला परमेश्वरला जाणीत नाहीत म्हणून आत्मभावाने माझी उपासना करीत नाहीत तर मग द्वंद्व मोहातून सुटणारे असे कोणते प्राणी आहेत की भगवंताला शास्त्रोक्त आत्मभावाने भजतात शंकेचे निरसन करताना म्हणतात श्लोक अठ्ठावीसावा निष्काम भावाने पुण्यक्रम करणाऱ्या ज्या लोकांचे पापण नाहीसे झालेले आहे ते सुखदुःखादी मोहापासून मुक्त होऊन निश्चयाने माझीच उपासना करतात भाष्य पुण्यक्रम करणाऱ्या पुरुषाच्या पापाचा अंत होतो अर्थात ज्यांची कर्मपवित्रता आणि अंत शुद्धीला कारण होतात ते पुण्यकर्मा पुण्यक्रम करणारे लोक होत ते आत्ताच स्पष्ट केलेल्या द्वंद्व मुक्त होतात आणि उपासनेच्या बाबतीत दृढ होऊन माझे परमात्म्याचे भजन करतात मला भजतात ज्याला परमात्मत म्हणतात ते असे आहे या शिवाय दुसरा कोणताही प्रकार नाही असे ज्ञानाचा विनियोग करणारे दृढ प्रती पुरुष होत असे लोक कोणत्या परमेश्वराची उपासना करतात त्याबद्दल सांगतात श्लोक एकोणतीसावा जे माझा आश्रय करून फिर्यातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करतात ते या परब्रह्माला पूर्णपणे भाष्य म्हातारपण आणि मृत्यू यातून सुटण्यासाठी मी परमेश्वर माझा आश्रय घेतात याचा अर्थ असा की चित्त माझ्यामध्ये स्थिर करण्याचा प्रयत्न करतात ते ज्याला परब्रह्म असे म्हणतात त्याला जाणतात म्हणजेच संपूर्ण अध्यात्म किंवा अंतरात्मा नामक जी वस्तु आहे त्या वस्तूला आणि सर्व कर्मांना सुद्धा जाणतात लोक त्याच त्याचप्रमाणे अधिभूत अधिदैवत आणि अधियज्ञ यासह हो पूर्ण असलेल्या मला जाणतात असे समरस चित्ताचे पुरुष मरण समयी सुद्धा मला विसरत नाहीत अश्य याप्रमाणे जो मनुष्य परमेश्वराला साधिभूत अधिदैव अर्थात अधिभूत आणि यांच्या सहित जाणतो तसेच साधियज्ञ अधियज्ञा सहित सुद्धा जाणतात ते ज्यांनी आपले चित्त आवरून ठेवलेले आहे असे योगी लोक का मरण काळाच्या वेळीसुद्धा मला यथार्थाने जाणतात अध्याय सातवा समाप्त